अध्याय एकाहत्तरावा श्रीकृष्णांच इंद्रप्रस्थाला जाण श्री शुक म्हणतात श्रीकृष्णांच म्हणणे ऐकून अत्यंत बुद्धिमान उद्धवान देवर्षी नारद सभासद आणि श्रीकृष्णांच्या मतावर विचार केला आणि नंतर तो बोलू लागला भगवान दक्षर्षी नारदांनी सांगितल्याप्रमाणे आपण आतिभाऊ पांडवांच्या यज्ञात जाऊन त्यांना सहाय्य कलिपाचबरोबर शरणागतांच रक्षण करण ही आपली कर्तव्यच आह हे प्रभो जो सर्व दिशांवर विजय मिळवतो तोच राजस्वी यज्ञ करू शकतो तेव्हा जरासंधाला जिंकण्यामुळे पांडवांचा यज्ञ आणि शरणागतांचे रक्षण या दोन्ही गोष्टी साधतील असे मला वाटत शिवाय यामुळेच हि गोविंदा आमचेही मोठे काम होईल त्याचबरोबर कैद केलेले राजेमुक्त केल्यान आपली सर्वत्र किर्ती होईल जरासंध इतर बलवानांनाही जिंकण्यासारखा नाही कारण त्याला दहा हजार हत्तींचे बोल आह त्याला फक्त तुल्यबल भीमसेनच पराभूत करू शकतो त्याला द्वंद्वयुद्धातच जिंकले पाहिजे तो शंभर औक्षिणी सेना घेऊन युद्धात उतरेल तेव्हा नको जरासंध हा ब्राह्मण भक्त आहे जर ब्राह्मणांनी त्याच्याकडे याचना केली तर तो त्याला विन्मुख पाठवीत नाही म्हणून भीमसेनाने ब्राह्मणाचा वेष घेऊन त्याच्याकडे भिक्षा मागावी आपल्या उपस्थितीमध्ये द्वंद्वयुद्धात भीमसेन त्याला मारील याविषयी शंका नाही हे प्रभू आपण सर्व शक्तिमान रुपरहित आहात विश्वाची निर्मिती आणि प्रलय आपल्याच शक्तीने होतात ब्रह्मदेव आणि शंकर हे केवळ निमित्त मात्र आहेत त्याचप्रमाणे जरा वध आपल्या शक्तीने होईल भीमसेन त्याला फक्त निमित्त मात्र असेल तेव्हा कैदखान्यात पडलेल्या राजांच्या राण्या स्वतःच्या महालात आपल्या या विशुद्ध लिलेचे गायन करतील की आपण त्यांच्या शत्रूचा नाश केलात आणि त्यांच्या पतींना सोडविले यापूर्वी ज्याप्रमाणे गोपी स्वतःला शंखचूडापासून सोडवण्याचा पराक्रम गात शरणागत मुनिगण गजेंद्र आणि जानकीच्या उद्धाराची लिला गात तसेच आम्ही आपल्या मातापित्यांना कंसाच्या का कारागृहातून सोडवलेल्या लीलेचे गायन करीत असतो म्हणून हे श्रीकृष्णा जरासंधाचा वध पुष्कळ गोष्टी साध्य करून देईल बंदिस्त राजांच्या पुण्यप्रभावाने किंवा जरासंधाच्या पापप्रभावाने आपणही यावेळी राजस्वी यज्ञ होणेच पसंत करीत आहात श्री शुक म्हणतात परीक्षिता उद्धवाचा हा सल्ला सर्व प्रकारे हितकारक होता शिवाय खोडून काढता येणारा नव्हता देवर्षी नारद यदुवंशातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि स्वतः श्रीकृष्णांनी सुद्धा त्याच म्हणणे मनापासून मान्य केले अंतरियामी भगवान श्रीकृष्णांनी यानंतर वसुदेव इत्यादी गुरुजनांची संमती घेऊन दारुक जैत्र इत्यादी सेवकांना इंद्रप्रस्ताकड जाण्यासाठी तयारी करण्याची आज्ञा कली यानंतर शत्रुसंहारक श्रीकृष्णांनी यदुराज उग्रसेन आणि बलरामांची आज्ञा घेऊन मुलाबाळांसह राणे आणि त्यांचे सर्वसामान पुढे पाठवले आणि पाठोपाठ दारुकान आणलेल्या गरुडध्वजरथावर ते स्वतः आरोढ झाले त्यानंतर रथ हत्ती घोडेस्वार आणि पायदळ यांची प्रचंड सत्तन तिघाल त्यावेळी मृदुंग नगारे ढोल शंख आणि रणशिंगांच्या उच्चस्वरानी सर्व दिशा दुंदवून गेल्या रुक्मिणी इत्यादी श्रीकृष्णांच्या हजारो प्रतिवर्ता पत्न्या आपल्या मुलांसह सुंदर वस्त्रालंकार चंदन फुलांचे हार इत्यादींनी नटूनथटून डोल्या रथ आणि सोन्याने मढवलेल्या पालख्यात बसून पतींच्या मागून निघाल्या यावेळी पायदळ शिपाई हातात ढाल तलवारी घेऊन त्यांच रक्षण करीत चालल होत यास प्रकारे त्यांचे सेवकांच्या स्त्रिया आणि वारांगणा चांगल्या प्रकारे वेशभूषा करून गवताच्या झोपड्या वेगवेगळ्या प्रकारचे तंबू कनाती कांबळी तसेच अंथरुण पांघरुण इत्यादी सामग्री बैल मशी, गाढवे आणि खेचरावर लादून तसेच स्वत पालख्या उंट छकडे आणि हातिणी यावर बसून चालल्या होत्या जसा सुसरी मगरी आणि लाटांच्या उसळण्याने क्षुब्ध झालेला समुद्र शोभून दिसतो तशी अतिशय गोंगाट होत असलेली फडफडणाऱ्या मोठमोठ्या पताका छत्रे चामरे श्रेष्ठ शस्त्रास्त्रे वस्त्रालंकार मुगुट कवच यांनी युक्त आणि दिवसात्यांच्यावर पडलेली सूर्याची किरणे यामुळे भगवान श्रीकृष्णांची सेना अतिशय शोभून दिसत होती नंतर श्रीकृष्णांनी सत्कार केले के नारद त्यांचा निश्चय ऐकून आणि त्यांचे दर्शन झाल्यामुळे प्रसन्न झाले त्यानंतर त्यांनी केलेली पूजा स्वीकारून देवर्षी नारदांनी त्यांना प्रणाम केला आणि त्यांची दिव्य मूर्ती हृदयात धारण करून आकाशमार्गाने प्रस्थान केले यानंतर भगवान श्रीकृष्ण जरासंधाच्या बंदी राजांच्या दूताला आपल्या मधुरवाणीने आश्वासन देत म्हणाले दूता तू तुझ्या राजाला जाऊन सांग की भुवू तुम्हा सर्वांचे कल्याण असो मी जरासंधाला मारविन भगवंतांचा निरोप घेऊन गेलेल्या दूताने त्यांचा संदेश राजाला सांगितला ते राजेसुद्धा कारा कारागृहातून सुटण्यासाठी भगवंतांच्या दर्शनाची वाट पाहू लागली नंतर श्रीकृष्ण आनर्त सौवीर मरु कुरुक्षेत्र आणि तिथे जाताना मधलागणारे पर्वत नद्या नगरे, गावे गवळीवाड़ खाणी इत्यादी पार करून पुढ जाऊ लागली भगवान मुकुंद दृश्यध्वती आणि सरस्वती नदी पार करून तसच पांचाल आणि मत्स्य हिदेश मागून इंद्रप्रस्थाला जाऊन पोहोचल ज्यांचे दर्शन माणसांना होणे दुर्मिळ आहे ते श्रीकृष्ण जवळ आलेत ही बातमी समजली तेव्हा आचार्य आणि संबंधितांसह युधिष्ठिर त्यांच्या स्वागतासाठी नगराच्या बाहेर आला मंगल गीते गायली जाऊ लागली वाद्ये वाजू लागली ब्राह्मण उच्च स्वरात मेदमंत म्हणू लागले इंद्रिया मुख्य प्राणाला भेटण्यासाठी आतुरतेने जावे त्याप्रमाणे धर्मराज अत्यंत आदराने ऋषिकेशाचे स्वागत करण्यासाठी निघाला श्रीकृष्णांना पाहून युधिष्ठिराचे हृदय अत्यंत स्नेहाने सदगदीच झाले पुष्कळ दिवसांनंतर आपला प्रियतम भेटल्यामुळे तो पुन्हा पुन्हा त्यांना आपल्या हृदयाशी कवटाळू लागला लक्ष्मीचे पवित्र निवासस्थान असलेल्या श्रीकृष्णांच्या श्रीविग्रहाला दोन्ही बाहूंनी आलिंगन दिल्यामुळे युधिष्ठिराचे सारे पाप नष्ट झाले तो परमानंद समुद्रात डुंबू लागला त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हा लागले अंग अंग रोमांचित झाले त्याला या माईक प्रपंचाचे स्मरणही राहिले नाही त्यानंतर भीमसेनाने मंदहास्य करून आपले मामेभाऊ श्रीकृष्णांना आलिंगन दिले त्यावेळी झालेल्या आनंदाने आणि प्रेमोत्कर्षाने त्याची सारी इंद्रिय उचंबळून आली नकुल सहदेव आणि अर्जून यांनी सुद्धा आपले परमप्रियतम आणि अकारण परमहितचिंतक अशा भगवान श्रीकृष्णांना मोठ्या आनंदाने आलिंगन दिले त्यावेळी त्यांच्याही नेत्रातून अश्रूंचा पूर वाहू लागला अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना पुन्हा आलिंगन दिले नकुल आणि सहदेवाने अभिवादन केले आणि स्वतः भगवान श्री कृष्णांनी ब्राह्मणांना आणि कुरुवंशातील वृद्धांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नमस्कार केला कुरु सृंजय आणि कैके देशांच्या राजांनी भगवान श्रीकृष्णांचा सन्मान केला आणि भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा त्यांचा यथायोग्य सत्कार केला सूत मागद वंदी आणि ब्राह्मण भगवंतांची स्तुती करू लागले तसेच गंधर्व नट विदूषक इत्यादी भूदुंग शंख नगारे विणा ढोल आणि शिंगे वाजवून भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी नाचू गाऊ लागले पुण्य किर्तीचे चुडामणी अशा श्रीकृष्णांनी अशा प्रकारे आपल्या सुहृद बांधवांसह सर्व प्रकारे सुशोभित केलेल्या इंद्रप्रस्थ नगरीत लोकांकडून स्तुती घेत प्रवेश केला इंद्रप्रस्थ नगरातील मार्ग हत्तीच्या मदरसाने आणि सुगंधित पाण्याने सुगंधित झालेले होते जागोजागी रंगेबिरंगी ध्वज लावले होते सोन्याची तोरणे बांधली गेली होती आणि पाणी भरलेले सुवर्ण कलश ठेवलेले होते नगराती स्त्री पुरुष स्नान करून नवीन वस्त्रे अलंकार फुलांचे हार आणि सुवासिक द्रव्याने नटलेले होते घराघरात फुलांनी सजवलेले दिवे पेटवलेले होते प्रत्येक घराच्या झरोक्यातून धुपाचा सुगंधी धूर बाहेर पडत होता त्या घरांवर पताका फडकत होत्या ज्यांच्यावर सोन्याचे कळस बसवलि होते अशी चांदीची शिखरी जगमगत होती अशा प्रकारच वाडे असलेली पांडवांची राजधानी पाहात भगवान श्रीकृष्ण चालल्हत तरुणींना जिव्हा समजल की मानवी डोळ्यांच पारणे फिडणारे भगवान श्रीकृष्ण राजमार्गावरून निघाल आहत्यांच्या दर्शनाच्या उत्कंठनिच्या वणया आणि निर्गाठी ढिल्या पडल्या साहिनी घरातील काम अर्धवट सोडून दिले तर काहीजणी शय्येवर झोपलेल्या पतींना सुद्धा सोडून देऊन श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी धावतच राजमार्गावर आल्या सडकेवर हत्ती घोडे रथ आणि पायदळ सेना यांची एकच गर्दी झाली होती त्या स्त्रियांनी गच्चांवर चढून सपत्नीक श्रीकृष्णांचे दर्शन घेतले त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला आणि मनोमन त्यांना आलिंगन देऊन प्रेमपूर्ण मंद हास्ययुक्त नजरेने त्यांचे स्वागत केले चंद्राभोवती असणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे श्रीकृष्णांच्या पत्न्यांना राजमार्गावर पाहून नगरातील स्त्रिया आपापसात म्हणू लागल्या की या भाग्यवान राण्यांनी असे कोणते पुण्य केले असावे की ज्यामुळे पुरुषोत्तम श्रीकृष्ण आपले दिव्य हास्य आणि विलासपूर्ण नजरेने त्यांच्याकडे पाहून त्यांच्या डोळ्यांना परमआनंद देत आहेत श्रीकृष्ण अशा प्रकारे जात असता निष्पाप शिल्पकारांनी ठिकठिकाणी त्यांना अनेक मंगल मंगलवस्तूंनी त्यांची पूजा करून त्यांच स्वागत केले। श्रीकृष्णांना पाहून अंतपुरातील स्त्रियांनी घाईघाईन गाही येऊन प्रिमपूर्ण डोळ्यांनी भगवंतांच स्वागत कल त्यांचा स्वीकार करी श्रीकृष्ण राजवाड्यात आल आपला त्रिभुवनपती भाचा श्रीकृष्ण याला जेव्हा कुंतीन पाहिल तिव्हा तिचि हृदय प्रेमानि भरून आल पलंगावरून उठून ती सुनांसह पुढे आली आणि तिने भाच्याला छातीशी धरले युधिष्ठिराने देवदेवेश्वर भगवान श्रीकृष्णांना राजमहालात आदरपूर्वक आणले पण तेव्हा आनंदाच्या भरात भगवंतांची पूजा कशी करावी हेच राजा विसरून गेला राजा भगवान श्रीकृष्णांनी आत्या आणि वडील मंडळींच्या पत्न्यांना अभिवादन केले त्यांची बहीण सुभद्रा आणि द्रौपदीने भगवंतांना नमस्कार केला सासूंनी सांगितल्याप्रमाणे द्रौपदीन वस्त्रे, अलंकार पुष्पहार द्वारा रुक्मिणी सत्यभामा भद्रा जांबवती कालिंदी मित्रविंदा लक्ष्मणा आणि सत्या या भगवान श्रीकृष्णांच्या पट्टराण्यांचा आणि तिथल अन्य राण्यांचाही यथायोग्य सत्कार कला युधिष्ठिरान श्रीकृष्णांना त्यांची सत्ता सर्वक मंत्री आणि पत्न्यांना नित्य नव्वि वाटा ठिकाणी आरामात राहण्याची व्यवस्था कली अर्जुनाच्या बरोबर राहून श्रीकृष्णांनी खांडवन देऊन अग्निला तृप्त केले होते आणि त्यातून मयासुराला वाचवले होते त्या मयासुरानेच युधिष्ठिराला एक दिव्य सभागृह तयार करून दिले युधिष्ठिराला आनंद देण्यासाठी श्रीकृष्ण काही महिने तिथेच राहिले ते अर्जुनासह वेळोवेळी रथावर स्वार होऊन विहार करण्यासाठी सैनिकांसह इतरत्र जात असत्या एकाहत्तरावा समाप्त